पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्या पाटील प्रकरण सातवे गांधीजींचे आगमन सत्याग्रह व अमृतसर महायुद्ध संपले तेव्हा हिंदुस्थानात खळबळ चालू होती पण ती आतल्या यंत्रशक्तीची प्रगती होऊन भांडवलदराच्या सत्तेत आणि मत्तेत भर पडली उत्कर्ष पावलेल्या शिखरावरच्या या मूळभर लोकांना आता सत्तेचा हव्यास वाटू लागला होता आपला धनसंचय फायदेशीरपणे कुठेतरी गुंतवून आपल्या संपत्तीची वाढ व्हावी म्हणून त्यांना संधी हवी होती बहुसंख्य जनतेचे भाग एवढे थोर कुठून असणार आपली दमछाट कनारा बोर्जा जरा हलका व्हावा एवढी तिची इच्छा होती राज्य यंत्रात फार मोठे बदल होऊन स्वयंशासनाचे बरेचसे अधिकार पदरात पडतील आणि मग प्रगतीचे अनेकविध मार्ग खुले झाले की आपली भाग्यरेषा उमटेल अशी आशा मध्यमवर्ग बाळगून होता या चुगुळचे प्रत्यंतर जनत आणि विशेषता शक्कऱ्यांमधू लागल होत सैन्य भरतीसाठी उपयोगात आणलिया जबरदस्तीच्या मार्गाच विस्मरण पंजाबी जनतिला झालन होत कोमाकाटा मारू प्रकरणी व इतर प्रसंगी गटाचे खटले उभे करून जी भयंकर दडभशाय चालविण्यात आली तिच्यामुळ सौजनिक असंतोष अधिकच वाढला लांब लांबच्या आघाडीवर लढल सैनिक रणक्षत्रावरून परत आल्हपूर्वी आज्ञाधारक कळसूत्री वाहल्याप्रमाणे वागणारे तिशिपाईगडी आता बदलून गेल होतं त्यांच्या मानसिक शक्ती वाढल्या होत्या तही असंतुष्टच तुर्कस्तान आणि खिलाफत प्रकरणामुळे मुसलमानांना राग आला होता व त्यांची चळवळ फैलावत होती तुर्कस्तानाबरोबरच्या तहनाम्यावर हो अध्याप सया झाल्या नसल्या तरी पुढे काय होणार त्याची कल्पना येण्यासारखी होती म्हणून एकीकड़ चळवळ चालू ठेवून त वाट पाहत होत वाट पाहावी अपेक्षा करीत असावी हीच मनोवृत्ती त्यावेळी देशभर प्रभावी झाली होती मन आशामय होत पण भीती व चिंता यांचीही सावली त्याच्यावर पडली होती नंतर रोलट कायदे मंजूर झाले त्यात अटकेच्या भरणुसाठोडची देण्यात आलेल्या असून खटल्याच्या बाबतीत नेहमीच्या कायद्याने घालून दिलेल्या यमनियमांचा त्यात मागमूसही नव्हता या कायद्यामुळे सर्व हिंदुस्थानबल संतापाची लाट उसळली नेमच ते त्यात सामील झाले सा व त्यांनी या कायद्यांचा कसून निषेध केला सर्व मतांच्या लोकांनी या कायद्यांना विरोध केला तरी देखील अधिकाऱ्यांनी कायदे तसेच पुढे रेट्यात नेले व ते मंजूरही झाले मोठ्यात मोठी सवलत मिळाली तीही की कायद्याचा अमल तीन वर्षापुरता मर्यादित करण्यात आला 15 वर्षानंतर त्या कायद्याकड व त्यांच्यामुळे उत्पन्न झालखा असंतोषाकडे दृष्टी टाकणे बरेच फायदेशीर आह कायद्यावर शिक्कामोर्तब झाल पण तीन वर्षाच्या मुदतीत त्यांचा एकदाही उपयोग करण्यात आला नाही आणि ती काही शांततेची वर्ष नव्हती हो अठराशे सत्तावन्ननंतर पुन्हा याचवेळी हिंदुस्थानात मोठ्यात मोठी दंगल माजली एकमुखी विरोधाची पर्वा न करता ब्रिटिश सरकारनं दडपून कायदा मंजूर करून घेतला मंजूर झाल्यावर तो मॅन करून टाकला आणि चळवळ मात्र अंगावर ओढवून घेतली या सर्व प्रकारामुळे अशी कल्पना मनात येते की दंगलमाजवण्याच्या हेतूनेच हा कायदा मंजूर करून घेण्यात आला असावा दुसरी ध्यानात ठेवण्यासारखी गोष्ट अशी की आज पंधरा वर्षानंतर रोजच्या रोज ज्यांची अंमलबजावणी चाललेली आहे असे रोलॅट कायद्याहून कितीतरी कडक कायदे कायदे पुस्तकात अंतर्भूत झालेले आहेत या ज्या कायद्यांच्या व वटुहकुमांच्या रुपा छत्राखाली आम्ही ब्रिटिश राजवटीचे सुखे जाकत आहोत त्यांच्याशी तोलून पाहिल्या तर रोलेट कायदा म्हणजे स्वातंत्र्याची सनदच वाटेल मात्र एक फरक एवढ्या काळात घडून आलेला आहे तो असा की एकोणीसशे एकोणीस सालापासून आम्हाला मॉन्टोबी चेंडस्फळ घटनेनुसार स्वयंशासनाचे बरेचसे अधिकार प्राप्त झालेले असून आता आणखी नवे अधिकार प्राप्त होण्याचा मंगलसमय दाराशीच येऊन ठाला आहे एसारखी प्रगती होत आहे आमची दुसरे काय एकोणीशे एकोणीसच्या प्रारंभी गांधीजी एका जीवावरच्या दुखण्यातून बजावले, रोलॅट कायद्यांनी संमती देऊ नका अशी काकोतीची विनंती आजारी असतानाच त्यांनी वाविसरायला केली होती इतर विनंत्या विनंत्यांप्रमाणेच याय विनंतीची विल्लेवाट लागली आणि जवळजवळ मोठ्या नाखुशीन त्यांनी आपल्या पहिल्या दक्षव्यापी चवीची नेतृत्व स्वीकारल सत्याग्रह सभा भरविण्याचा त्यांनी उपक्रम सुरु कला त्यातल्या सभासदांनी रोलॅट कायदा मोडण्याची प्रतिज्ञा कराव्याची होती व वळोविळी निर्दिष्ट करण्यात येतील ते जुलमी कायदे मोडण्यासही त्रतिज्ञेप्रमाणे बांधलि होत थोडक्यात म्हणजे जाणून बुजून उघडपणे तुरुंगाचा मार्ग त्यांना चोखळायचा होता मी या सूचना वृत्तपत्रात वाचले आणि मला अतिशय समाधान वाटले गुंतागुंतीतून बाहेर पडण्याचा उपाय एकदाचा सापडला सरळ उघड आणि बहुशा परिणामकारक अशी एक कार्यपद्धती हाती लागली माझ्या उत्साहाला भरती आली सत्याग्रह सभेचा तत्काळ सभासद विचार म्हणत आला कायदेभंग तुरुंगावास वगैरे परिणामांची मला दखल नव्हती तसले विचार म्हणत आलेच तर मला त्यांची परवा वाटली नाही पण एकाएकी माझा उत्साह मावायला गोष्ट वाटते तितकी सोपी नाही हे कळून चुकले कारण माझे वडील या कल्पनांच्या सर्वस्वी विरुद्ध होते नवी सूचना दिसली की गेले हुळहून अशी त्यांची रीत नव्हती नव्या मार्गावर पाऊल टाकण्यापूर्वी ते बारकाईने विचार करीत आणि सत्याग्रह सभेविषयी जो जो ते अधिक विचार करू लागले तो तो त्यांना ती जास्त जास्त, जास्त नापसंत वाटू लागली थोडेसे लोक तुरुंगात गेले तर काय होणार सरकारवर त्यामुळे किती दर्पण पडणार परंतु याहीपेक्षा वैयक्तिक प्रश्नाशीच त्यांना खरी आस लागली होती मी तुरुंगात जाणार ही कल्पनाच त्यांना असह्य झाली तुरुंगाकडे जाणारा मनुष्योग अद्यापासारखा वाहू लागला नव्हता बंदीवासाची कल्पना त्या काळात कशीशीच वाटत अस आमच्या व वडिलांचे अतोनात प्रेम होत प्रेमाचा बाजार त्यांनी कधी भरला नाही पण त्यांच्या संयमाच्या पापुट्याखाली वात्सल्याचा खोल साठा भरलेला होता कित्येक दिवस मनाचीही तगमग चालू होती आमच्या जीवनाची उलथापालत करून टाकणारी फार प्रचंड समस्या आपणापुढे उभी आह याची जाणीव आम्हा दोघांनाही असल्यामुळे आम्ही एकमेकांशी वागताना शक्य तितक्या सौजन्याने वागण्याची खबरदारी घेत होतो वडिलांचे दुःख शक्यतो कमी करावे अशी माझी इच्छा होती पण सत्याग्रहाचा मार्ग हाच आता आपला मार्ग याविषयी मात्र मनात शंका राहिली नाही तो काळ दोघांनाही कष्टप्रद वाटला रात्री मागून रात्री मी एकट्याने झिंडण्यात घालवल्या त्यावेळी मनाचे अगदी हाल होत मी सासपडत मार्ग शोधत होतो मला मागावून समजले की प्रत्यक्ष अनुभव असावा म्हणून वडिलांनी जमिनीवर निजूनही पाहिले त्यांना वाटे की तुरुंगात मला जमिनीवरच निजावे लागणार वडिलांनी विनंती केल्यावरून गांधीजी लाबदला आले आणि त्या दोघांचा एकांतिक खूप विचारविनिमय झाला मी प्रसंग अंगावर ओढून घेऊ नये आणि वडिलांच्या मनाला त्रास होईल असे काहीही करू नये असा सल्ला निष्कर्ष म्हणून गांधीजींनी मला दिला मला हा प्रकार बरा वाटला नाही पण इतक्यात हिंदुस्थानात निरायास घटना घडून येऊन सर्वच परिस्थिती पालटली व सत्याग्रह सभांच्या कामाला लगाम लागला सत्याग्रह सर्व देशभर हरता, सर्व व्यापार बंद दिल्ली व अमृतसर येथे पोलिसांनी व सैन्याने केलिगोळीबार कित्यक्समांच त्यापायी पडलि बळी अमृतसर आणि अलाहाबाद इथं लोकसमुदायांनी केलिली हिंसा जलॅनवाला बागेतील कत्तल पंजाबात लष्करी कायद्यान कल्ली अमानुष मानहानी व त्या कायद्यामुळे ओढवलेला अनर्थ असे प्रसंग घडत होते पंजाब एकाकी सापडला दक्षाशी असलखा त्याचा संबंध तोडण्यात आला सबंध पंजाबावर जणू काही जाड पडदा टाकून त्याला दुष्काळ करण्यात आले वर्तमान जवळजवळ कळे नासेच झाले कोणाला पंजाबात जाता येईना कोणाला त्या कोंडीतून बाहेर पडता येईना त्या यमपुरीतून कसेबसे बाहेर निसटलेले फुटकळ लोक इतके भेदळून गेले होते की त्यांना संगतवार काहीही सांगता येईना आम्ही बाहेर थांबलेले लोक असाय होऊन दिनवाने बनून बातमीचे काही तुकडे मिळतील म्हणून वाट पाहत बसलो होतो आमच्या हंतकरणा जहर भरले होते आमच्यापैकी काही जणांना वाटे की संकटात सापडलेल्या भागातून उघडपणे जावे आणि लष्करी कायदा मोडावा पण आम्ही होतो तेथेच -ते थबकलो मध्यंतरीच्या काळात सहाय्यासाठी व चौकशीसाठी एक वजनदार समिती काँग्रेसतर्फे नेमण्यात आली मुख्य मुख्य भागातील लष्करी कायदा मागे घेऊन बाहेरच्या लोकांना आत येण्याची परवानगी जाहीर झाल्याबरोबर काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते भरावर पंजाबात गेले आणि त्यांनी सहाय्य व चौकशी करण्यास प्रारंभ केला मदत करण्याचे बहुतेक काम पंडित मालवीय व स्वामी श्रद्धानंद यांच्याकडे व चौकशीचे काळ मुख्यतः माझे वडील व चित्तरंजन दास यांच्या हाती सोपवले होते त्यात गांधीजी बारीक लक्ष घालत आणि त्यांचा सल्लाही इतर लोक घेत अमृतसर विभाग दासबाबून स्वतःकडे घेतला त्यांना हवी ती मदत करण्यासाठी माझी नेमणूक झाली व त्यांच्याबरोबर मला पाठविण्यात आले त्यांच्याबरोबर व त्यांच्या हाताखाली काम करण्याचा हा पहिलाच प्रसंग मला मिळालेला तो अनुभव फार मोलाचा होता त्यांच्याविषयीचा माझ्या मनातला पूज्यभाव त्या प्रसंगाने वृद्धिंगत झाला जालियनवाला बागेसंबंधीचा आणि ज्या बोळात माणसांना पोटावर सरपटाळ्यास लावण्यात आले त्याबद्दल बहुतेक साक्षी पुरावा आमच्या समक्षच घेण्यात आला तो नंतर काँग्रेस चौकशीच्या अहवालात प्रसिद्ध झाला जॅलेनला बागेतही आम्ही बरेच वेळा गेलो आणि तेथील तसून तसू तसु जागा तपसली मला वाटते एडवर्ड थॉम्सन या गृहस्थांनी अशी एक शक्कल काढली आहे की बागेतून बाहेर पडावयास इतर दुसरे मार्ग आहेत अशी जनरल डायरची समजूत झाल्यामुळे त्याने इतका वेळपर्यंत गोळीबार चालू ठेवला डायाची तशी समजूत असती व वस्तुस्थिती तशीच असती तरी देखील त्याच्यावरची जबाबदारी कमी होती ना पण त्यांची अशी समजूत असल्या ही कल्पनाच विलक्षण वाटत तो उभा होता त्या उंचवट्यावर कोणी उभा राहिला तर त्याला सर्व जागा दिसण्यासारखी आह सर्व बाजूनी उंच उंच इमारती असल्याकारणाने ती कशी बंद झालिथून सहज लक्षात येईल फक्त एकाच बाजूला घरी नसलेली शंभर फूट जागा होती तिच्यावर सुमारे पाच फूट उंचीची ठंगणी भिंत होती मृत्यूच्या अग्नी वर्षावाने लोक पटापट पत भरून पडत आह हे पाहताच हजारो लोक त्या भिंतीकड़ धावले आणि तिच्यावरुन चढून जाण्याचा प्रयत्न करू लागल आम्हाला मिळालेल्या पुराव्यावरुन व खुद्द भिंतीत शिरून बसलेल्या असंख्य गोळ्यांवरुन असे दिसत की गोळीबाराचा मारा मग करण्यात येऊ लागला हेतू हा की लोकांना निसटता येऊ नय हा संवाद थांबला तेव्हा मेलेल्यांचे व घायाळांचिगच्या ढीग भिंतीच्या दोन्ही अंगाला पडलि दिसून आल एकोणीसशे एकोणीसच्या अखेरीस मी रात्रीच्या गाडीने अमृत सरवून दिलीला जात होतो मी शिरलो तो डबा जवळजवळ भरलेला होता वरचा एकच बिषाणा रिकामा होता तो मी पकडला सकाळी पाहतो तो माझ्या बरोबरीचे सर्व प्रवासी लष्करी अधिकारी असल्याचे आढळून आले एकमेकाशी ते खडे आवाजात बोलत असल्यामुळे मला त्यांचे संभाषण ऐकण्यापासून गत्यंतर नव्हते हो त्यापैकी एकजण मोठ्या दिमाखाने आणि उन्वत्तपणाने आपली बाजू मांडत होता लवकरच मला समजले की जालनवाला बागेतील वीर शिरोमणी जनरल डायर ते हेच अमृतसरचे आपले अनुभव ते निवेदन करीत होते त्यांनी सांगितले की सर्व शहर माझ्या केवळ मोठीत होते एकदा मनात आले की हे बंडखोर शहर फार धुळीस मिळवावे पण म्हणले जाऊ द्या आणि मग तो विचार सोडून दिला हंटर चौकशी कमिटीपुढे जबानी देऊन ते लाहोरून परत चालले होते हे संभाषण ऐकून व त्यांचा निष्ठूरपणा पाहून माझ्या मनाला मोठा धक्का बसला भडक गुलाबी रंगाच्या पट्ट्या पायजमा व अंगावर पोशाख सडवण्याच्या वेळी घालावायचा जगा अशा पेऱ्याळात स्वारी दिल्ली स्टेशनवर उतरली चौकशीचे काम चालू असता गांधीजींची भेट अनेक वेळा झाली त्यांच्या सूचना कमिटीला पुष्कदा विलक्षण भासत व त्या नापसंतही करण्यात येत परंतु वादविवाद करून ते आपल्या सूचना स्वीकारावयास लावत वा। त्यांच्या सल्ल्यामधील मक्की प्रसंगाने कळून आली व राजकारणाविषयीच्या त्यांच्या अचूक माझा विश्वास त्यामुळे वाढला पंजाब प्रकरणाचा व चौकशीचा माझ्या वडिलांच्या मनावर अतिशय परिणाम झाला त्यांच्या मनाचा कायदेशीर व सनदशीर पाया सादरला आणि एका वर्षानंतर जो पालट झाला त्याची या यावेळीपासून आस्ते आस्ते होत गेली अलाहाबादच्या लीडर या नेमस्तवृत्तपत्राचे धोरण नापसंत वाटून त्यांनी इंडिपेंडंट नावाचे दुसरे दैनिक काढले त्याला उत्तम यश देत गेले पण सुरुवातीपासूनच त्याची व्यवस्था नीट लागली नाही त्याला संपादक व्यवस्थापक वगैरे सर्वच आहेत मी डायरेक्टर्सपैकी एक होतो पण मला काडी इतकाही अनुभव नव्हता त्या व्यवसायातील दगदगीचा व बखेड्यांचा मला मनस्वी त्रास होऊ लागला वडील व मी लवकरच पंजाबात गेलो आणि आमच्या गैरहजेरीत ते वर्तमानपत्र एकोणीसशे वीस आणि एकोणीशे एकवीस साली ते चांगले सावरले पण आम्ही तुरुंगात गेल्यानंतर एकोणीसशे तेवीसच्या सुरुवातीला त्याने ते कायमची समाधी घेतली तेव्हापासून वर्तमानपत्राचा व्यवसाय म्हटला की मला फार धास्ती वाटत एकोणीशे एकोणीसच्या अमृतसर काँग्रेसचे वडील अध्यक्ष होत त्यांनी नेमस्ताना उद्देशून तळमहिने भरलेले असे एक विनंतीपत्र काढले त्यात लष्करी कायद्यामुळे उत्पन्न झालेल्या भीषण परिस्थितीचा विचार करून काँग्रेसला येऊन मिळा घायाळ झालेला पंजाब तुम्हाला विनवीत आहे असे म्हटले होते ही विनंती व्यर्थ जाणार नाही अशी आशा होती पण त्यांनी अपेक्षित उत्तर दिले नाही काँग्रेसला मिळाल्याचे त्यांनी नाकारले त्यांचे डोळे आगामी सुधारणांकडे लागून राहिले होते त्यांच्या नकारामुळे वडिलांचे मन दुखावले व प्रागतिक व त्यांच्यामधला भेद दुनावला अमृतसर काँग्रेस म्हणजे पहिली गांधी काँग्रेस होय लोकमान्य टिळक तेथे हजर होते व त्यांनी वादविवादात प्रामुख्याने भागही घेतला परंतु प्रतिनिधींपैकी बहुसंख्य लोक विशेषता बाहेर जमलेला जनसमुदाय गांधीजी नेतृत्व स्वीकारणार अशा अपेक्षेने उभा होता यात शंकाच नाही हिंदी राजकीय क्षेजावर महात्मा गांधी की जय या घोषणेचा नाद दुमदुमू लागला स्थानबद्धेतृतून दु, नुकते सुटून आलेले अल्लीबंधू सरळ काँग्रेसला येऊन मिळाले व राजकारणात नवे स्वरूप व नवी दिशा प्राप्त झाली खिलाफत शिष्टमंडळाबरोबर महम्मद अली लवकरच रुपात गल व इकडे खिलाफत चळवळ अधिकाधिक प्रमाणात गांधीजींच्या हाती येऊन अहिंसामय असहकाराचाई ती विचार करू लागली एकोणीशे वीसच्या जानेवारी दिल्लीस व्हासायला भेटण्यासाठी खिलाफतीच एक शिष्टमंडळ जाणार होत गांधीजीही त्यात सामील व्हायच होतिस पोहोचण्याच्या आधीच वायूसरायकड़ मागण्यांचा कच्चा मसुदा पाठविण्यात आला मसुदा वाचून गांधीजींनी तो नापास कला इतकेच नव्हे तर त्यात मूलता बदल होणार नसेल तर शिष्टमंडळावर जाण्याचेही नाकारले त्यांचा आक्षप असा होता की मसुद्या संदिग्धपणा फार आहे आणि किमान मागण्यांचा मुळी उल्लेखच नाही हायूसरायच्या ब्रिटिश सरकारच्या लोकांच्या अगोर स्वतःच्या कोणाच्या दृष्टीर आस्त नव्हे उगीच भरमसाठ मागण्या न करता आपल्या किमान मागण्या निखाल शब्दात मांडाव्यात व त्यासाठी जीवाजीव असपर्यंत झगडाव मागण्यांविषयी खरी कळकळ असल तर हाच एक सन्माननीय व योग्य मार्ग आह हिंदी राष्ट्रीय मंडळींना ही सूचना अगदीच नवीन वाटली अतिशक्ती अतिशयक्तीपूर्ण शब्दांनी आपले म्हणे सजवून व्यापारासारखी हेंगल घालत बसण्याची आम्हाला सवय झाली होती गांधीजींनी वायुसाळ्याच्या खासगी चिटणीसांना काही नवे परिषद कळवले त्यात किमान मागण्या ग्रंथित केलेल्या होत्या वायुसाळ्याचे उत्तर मोठे मजलेसीर होते त्यांनी जबाब पाठवला की पूर्वीचा मसुदास ठीक होता नव्या मागण्या मान्य करता येत नाही खिलापत समितीच्या मागण्या सरकार धुडकावून लावी ही गोष्ट स्पष्ट दिसत होती झगडा करावा लागणार हेही निश्चित होते मौलवींशी व उलमांशी खूप चर्चा झाली अहिंसा असहकार हो वगैरेचा कीस निघाला अहिंसेचा मार्ग संपूर्णपणे मान्य असेल तर आपण तुमच्या सविला सादर आहोत पण अहिंसत्त भेसळ लटपट खाडाखोडी कोठेही होता कामा नाही असे गांधींनी कळवले अहिंसेची कल्पना मौलबींना उलगडनी सोप नव्हत पण शेवटी आमच्या धर्मात योग्य कामासाठी हिंसा करण्यास प्रत्यवाय नाही तेव्हा अहिंसेला तत्व म्हणून नव्हे धोरण म्हणून आम्ही मान्यता देतो असं त्यांनी कळवले राजकीय चळवळ व खिलापत चळवळ एकोणीशे वीस साली जोडीने वाढत होत्या दोन्ही एकाच दिशेनं निघाल्या होत्या काँग्रस्त गांधीजींच्या अहिंसायुक्त असहकारितेचा स्वीकार केल्यावर या दोन्ही चळवळी एकमिंशी निगडीत झाल्या खिलापत समितीनं हा नवा कार्यक्रम प्रथम स्वीकारला व एक ऑगस्टपासून मोहिमेला सुरुवात करण्याच नक्की ठरले वर्षाच्या प्रारंभी अलाहाबाद सय्यद रजा अल्लीच्या घरी मुस्लिम लीगच्या कौन्सिलची बैठक भरली होती माजी तिथ पूर्ण निराशा झाली शौकत अल्ली उत्साही दिसत होत पण बहुतेक बाकीच पुढारी आंबड तोंडे करून बसल होत त्यांना विरोध करण्याच्य होईना आणि कार्यक्रमात सामील होण्याची धाडस होईना ह पुढारी कशाची क्रांतिकारक चळवळ करणार आणि ब्रिटिश सरकारला हाय आव्हान देणार असत आल गांधीजी तिबोल दे त्यांचे ति दे भाषण म्हणजे त्यांच्या उत्कृष्ट अधिकारयुक्त भाषणांपैकी एक होत विनयुक्त पण स्पष्ट आणि वज्राप्रमाणे कठीण गोड व मृदू पण त्याचबरोबर सडतोड आणि कळकळीने भरलेले असे ते शब्द ऐकल्यावर तिथल्या मुसलमान पुढाऱ्यांची अधिकच तारांबळ उडाली भाषणातील तुद्धनितीविषयक दृष्टांत व ती धगधगणारी तळमळ पाहून श्रोत्यांपैकी बहुतेकांची पाचावर धारम बसली परंतु डगमगणाऱ्या श्रोत्यांचा धीर कायम ठेवण्याचे काम शौकतअल्ली बजावित होत त्यामुळे मतदानाची वेळ येताच बहुतेक लोकांनी पडक्या तोंडाने हळूच ठरावाच्या बाजूने म्हणजे लढाईला अनुकूल मते दिली मुस्लिम लीगपैकी फारच थोड्यांनी लढ्यात भाग घेतला बहुतेक लोक सरकारी नोकऱ्यांच्या आश्रायला गेल मुस्लिम लीग ही बहुसंख्य मुसलमानांची प्रातिनिधिक अशी संस्था कधीच नव्हती एकोणीशे ची खिलापत कमिटी हीच खरी प्रातिनिधिक व प्रबळ संस्था तिने मात्र लढ्यात उत्साहने भाग घेतला गांधीजींनी असहकारितेच्या लढ्याला एक ऑगस्ट रोजी प्रारंभ कराव्याचा असं ठरविले असल तरी या सूचनेला काँग्रेसची मान्यता अद्याप मिळालेली नव्हती त्याच दिवशी मुंबईत लोकमान्याने देह ठाला सिंधमधील दौरा आटोपून गांधीजी सकाळीच मुंबईला पोहोचले होते मीही त्यांच्याबरोबर होतो आपल्या प्रिय अशा महान पुढाऱ्याच्या शवाचा सन्मान करण्यासाठी से लक्षावधी लोक ज्या भव्य मिरवणुकीत सामील झाले होते ती आम्हीही जाऊन मिळालो